आपण बोलतो त्याच कारण अजून आपल्याला खरंच स्वरूप कळलं नाही शिवशिवा सद्गुरु तुझला काय करू एकाही का शिवाशिवा माणूस ज्यावेळी कडताळतो त्यावेळी त्याच्या मुखात ना देवाविषयीचे उद्गार निघतात शिवाशिवा म्हणजे अति कष्टाने अतिप्रयासाने मनुष्य शेवटी म्हणतो काय करावा म्हणतो देवा देवा शिवशिवा एकदा शिव आणि एकदा शिवा एक शिवशिवा म्हणतो शिवा शिवा देवा देवा असं मनुष्य म्हणत असत शिवशिवा म्हणजे मनुष्य परिश्रम करून थांबला म्हणजे मग कंटाळा आला म्हणजे मनुष्य म्हणतो शिवशिव वास्तवित हा राम राम म्हणतो राम हो देवा बन्तो, देवा देवा बन्तो, आई आई म्हणतात आईच्या अतिशय पण वेळ आले म्हणजे आई आई म्हणतात असं सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला एक गंमत संख्या यातली इथला थोडासा विषयांतर होईल सांगतो तुम्हाला दादाने असं एका ठिकाणी लिहिलंय कि मनुष्याच्या शक्तीच्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर ज्यावेळी दुःख होतो त्यावेळी त्याला तो किती नास्तिक किती चांडाळ पोरुकस असो त्याला ईश्वराची आठवण झाल्या विना राहण्यासाठी ठीकच आहे पण अशी एक मनुष्याच्या जीवनामध्ये वेळ येते की त्याला तेव्हाशिवाय दुसरी कोणाची आठवण किंवा तुकाराम राजांचं म्हणणं त्यावेळी खरोखरीच खरं असत सोड विना कोणी एका चक्रपाणी वाचून या खरोखरी त्यावेळी खरं होत असं सांगण्याचं तात्पर्य प्रसंगाने मनुष्य कष्टला भागला शिणला जसे उद्धार निघतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या श्री गुरुच्या रूपाला कसं हे त्यांचं स्वरूप याचा निर्धार करण्यासाठी जो माणूस प्रवृत्त झाला या तरीने निर्धार करावा विश्वाकार म्हणावं ती माय नाही म्हणावं विश्वाकाराने प्रतिक्रिया जे दिसतं ते विषय आहे ते जड आहे जे अमायिक स्वरूप आहे ते कोणालाच दिसत नाही काय करावं काय मोठी पंचाईत आहे म्हणून याला विचाराला जाणून जाणून विचारण्यास म्हणजे जाणण्याचा प्रयत्न करून करून म्हणजे त्याला असं कळलं दुजे नाही तेथे बळपोणासाठी आणि कधी आधी विचाराची असं वाटून शिवशिवा हे श्रीगुरुराया हे सद्गुरु स्वामी सद्गुरुराया भो स्वामी भगवान सर्वाश्चर्यमया हा मला आपल्याला विषयी एकच म्हणायचं की आपण आश्चर्यमया संपूर्ण सर्वतोपरी आश्चर्यमया तुमच्या आश्चर्यमयतेबद्दल मय शब्दाचा अर्थमय स्वरूप आश्चर्य स्वरूपच तुम्ही आहात आश्चर्यवत्ती कश्दन आश्चर्यवत वदती तथे चां्य मन्य शृण नवेद कष्टिद हे सुद्धा आश्चर्य लोक म्हणतात प्रत्येक चरणाला आश्चर्य आहे तिसऱ्या चरणात का नाही आश्चर्यवत् पश्य आश्चर्यवत्त वदती आश्चर्यवत हा मग शेवटच्या चरणाला आश्चर्य काय शब्द घातर हे तर आश्चर्य त्या चरणाच त्या च आश्चर्य नाही हेच तर आश्चर्य वक्ता। वक्ता आश्चर्य असा वक्ता मिळणं आश्चर्य दुर्लभता आहे त्याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य हे श्री गुरु राया तुम्ही सर्वतोपरी आश्चर्य मया मला काही त्याच्याबद्दल बोलता येत नाही गुढ स्वरूपा आपल्याला एक सांगायचंय ईश्वर <laughs> आहे का नाही म्हणून वाद करणारे लोक त्यावेळी धक्का बसला <laughs> त्यावेळी मात्र विश्वनाथा विश्वनाथा करायला लागले देव नाही म्हणणारे सुद्धा पाऊस नाही पडला की त्या विश्वनाथाला पाण्यात कोणतात त्यावेळी आठवण होते त्याला देवाची <laughs> केवळ धरणे कंप झाला बरं का धरणी अशी विदीर्ण होऊन त्यामध्ये लोक गेले नाही सगळे असे गडप गायब झाले नाही तरी नुसता धक्का बसलायचंही इतर आहे <laughs> म्हणून काहीतरी देवाची आठवण होते कथा होती माणसाची बघा आणि माणसाला त्यावेळी देवाची आठवण होते हा त्यातला मूळ मार्ग आहे काय करणार सर्व आश्चर्य मया हे श्री गुरु राया तुम्ही खरोखरी आश्चर्य स्वरूप आहात गुढ स्वरूप आहे तुमचं गुढवादाविषयी ही बराच विचार आहे प्रसंगी ज्याला इच्छा असेल त्याने मध्ये कधी गाठवण करा किंवा मला जर कधी वृत्ती निर्माण झाली तर गुढवादाविषयी तुम्हाला मी काहींच बोले तुरताच बोलणार नाही पण स्वरूप मात्र परमेश्वराचं गुढ आहे समजलेलं आहे गुढ स्वरूप आहे परमेश्वराचं गुढ स्वरूप आहे हे गुढ स्वरूप समजण्यासाठीच म्हणून आपल्या संप्रदायामध्ये श्रद्धेचा उदय झालेला आहे म्हणा वा त्यासाठी देवाने आपल्याला श्रद्धामय बनवलेला आहे त्याचं कारण उपनिषदातली एक कथा आपल्याला सांगतो म्हणजे कळेल गुरु त्या शिष्याला सांगतात तो शिष्य म्हणतो हे संपूर्ण जगत ज्यावेळी प्रलयाला जातं त्यावेळी त्या माहेविस्तर वटत्वजेसे बीजकणिके माझे असे हे संपूर्ण त्या बीज कणिकेमध्ये असतात असं सांगितल्याबरोबर तो विचारतो की कसं शक्य आहे त्याच्यासाठी त्याने त्याला वट बीज वटवृक्षाचं बीज आणायला लागत ते अत्यंत सूक्ष्म असत त्याचा अतिविस्तार होतो कि या तुला बीजामध्ये काय काय दिसतात का पारंगी दिसते का त्याची फळं दिसतात का पानं दिसतात का तो म्हणला गुरु म्हणले त्यावेळी त्याला सांगायला लागले श्रद्धा स्व तुला या सूक्ष्म स्वरूपामध्ये हे सगळं कस विलीन आहे तुला कळत नसेल तर तू त्याच्यावर श्रद्धा ठेव याला म्हणायचं गोढवा थोडक्यात स्वरूप आहे हे परमेश्वरा हे श्री गुरुराया तुमचं स्वरूप हे गुढ स्वरूप आहे म्हणजे जे गुढरूप गुढरूप आहे याचा दुसरा अर्थ असा होतो गुढरूप आहे म्हणजे गुप्त रूप आहे अस्थिभार प्रियरूपाने सर्व पदार्थांच्या मध्ये परमेश्वराचं स्वरूप व्याप्त असण व्यापकत्व असण हेच गुढरूप आहे असं स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी लिहिले या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे आणि सर्वगत असे गुप्त म्हणाय तर सर्वगत म्हणे हेच त्या गुप्ततेच त्या गुढवादाचं स्वरूप आहे की सर्वगत आहे कोण विषय होत नाही कोणाला कळत नाही म्हणून त्याला गुप्त मुण मुण गुप्त म्हणण्याचं कारण हेच म्हणून उपाधी माझी गुप्त चैतन्य असे आणि सर्वगत असे ते तत्वज्ञ संत स्वीकारे जे तत्वज्ञ कारणाला अधिष्ठानाला जाणणारे संत फक्त स्वीकारू शकतात म्हणून गोढरूप त्याचा अर्थच करायचा गोढरूप असण म्हणजे व्यापक असण असे जरी तुम्ही असला तरी सुद्धा स्वयं भवित अर्हसी असे जरी तुम्ही आहात तरी तुम्ही स्वतःच असणं संभवणे तुम्हाला दुसऱ्याचा कोणाचाही आधार लागत नाही उलट तुम्हीच सर्वाधार आहात तुम्हाला तुमच्या असण्याला कोणाच्याही आधाराची गरज नाही स्वरूपाने स्वतःच्या मोहिमेने राहणारे आहात असं तुमचं व्यापक स्वरूप आहे हे श्री गुरुराया त्याला मी जाणण्याचा प्रयत्न केला पण मी त्या स्वरूपाचा निर्धार करू शकत नाही भगवत स्वरूपाचे निर्धारण करतूनीमान अपी निर्धार करना प्रवृत्त बुद्धिमान तरी सुधा बुद्धिमत्ते कल गाठिल तरी सुधा तुम्हारा स्वरूपाला तो ओ शरा बुद्धिमान कारण तो शिवटी परमत्मा सर्व प्रमाण अविषय है तुमच्या आमच्या सारखा जर गेला ना तर नक्की म्हणणार हा मी बघून आलो म्हणला देवाला मला कळला देव यस त्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेद असा हा झालो आहे तो काहीच नाही मी झाले म्हणून त्याला काही कळत नाही बुद्धिमान असला तरी तो जाणू शकत नाही पण बुद्धिमानच असल्या कारणाने लज्जित भविष्यती तो लज्जितच होणार तो म्हणणार मला कळत नाही मी अविषय असण हेच समजून मी परत आलो असं म्हणे किंवा सर्वज्ञ आणि ईश्वराच्या तोडीच जवळ जवळ तेवढच सर्वज्ञत्व श्रुतीला आहे म्हणून शंकराचार्याने श्रुतीला शास्त्राला सर्वज्ञ तुल्य म्हणून म्हटलेलं आहे म्हणजे जवळजवळ ईश्वरा इतका ईश्वरा ईश्वरा इतका सर्वज्ञ जवर जवरला वेद तो परमेश्वर स्वरूपुरु स्वरूप वर्णनासाठी प्रवृत्त झाला त्यावेळी पुष्पदंत म्हणतात वृत्त्यायम चकितम अभिदत्ते श्रुतीरपी एवढी श्रुती बुद्धिमान म्हणवली जाणारी सर्वज्ञ तुल्य म्हणवली जाणारी पण तीही चकित होते तीही म्हणते की मी त्या परमेश्वराला शब्दद्वारा निर्देश करून सांगू शकत म्हणजे कोणत्याही पदाच्या वाच्यवृत्तीला परमेश्वर विषय होत नाही हे त्याने तीही चकित होते इतरांची तर आश्चर्याने तिलाही आश्चर्याने चकित होऊन गप्प बसायला लागतं वेद वाणून दवची चांग न जव न पवीजी तुझी अंग मग तया महा मूग मूग खाऊन गप्प बसायला लागतं कारण तो परमात्मा कोणत्याच प्रमाणाला अर्थात त्यात वाणीला अविषय स्वरूपाचा असल्या कारणाने गप्प बसण्या व्यतिरिक्त दुसरा काहीही मार्ग नाही म्हणून श्रुती स्वतः आश्चर्याने या परमेश्वर स्वरूपाच्या निर्धाराच्या बाबतीत चकित होते इथे स्मृते अशी स्मृति आहे पुष्पदंत म्हणतात शिवशिव अहो शिवगुरुराया आपल्या गुढ स्वरूपा संबंधाने काही निर्धार जर एक निर्धार तुम्ही टिकू देतात का आम्ही कोणताही निर्धार केला की तुम्ही टिकू देत एकच आहे सोपा उपाय एक गोष्ट सांगतो तुम्हाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा असा एका ठिकाणी कल्पना येण्याकरता गा जवळचा पण खरे जे हाडाचे चित्रकार असतात ते, ते, चित्र <laughs> ते, ते चित्रकार त्यांना एखादं सुंदर काही दिसलं की त्याचं चित्र काढावं असं वाटत कारण तो त्यातल्या आणि सौंदर्याला पाहणी दृष्टी म्हणतात ती त्याच्या अंगी आलेली असते अक्षराचं सौंदर्य एखाद्या रूपाचं सौंदर्य एखाद्या निसर्ग अशा याचं सौंदर्य सौंदर्य त्याच्या लक्षात भरत भगवंताच एवढं रूप गोजीरवाण होत देखील या वेध लावी जडून कोणाच्याही अंतःकरणामध्ये जडून बसणं हे ज्या रूपामध्ये अंगभूत सामर्थ्य अशा सामर्थ्याने संपन्न असलेलं रूप त्या भगवंताच तो भगवान निवांत एका ठिकाणी बसला एका आर्टिस्ट चित्रकार म्हणताना असं वाटलं काही नाही भगवंताच चित्र काढायचं तो भगवंताकडे गेला आणि विचारलं भगवंताला भगवंता तुझं मी चित्र काढू का मला फार तो आवडलेला अगदी असं तुझं चित्र काढायचं आता जर ना, ते <laughs> ते आता मंत्री असताना तर हवी ती पोझिशन त्याला त्याने दिली असते पोजा पाहिजे ती पोज त्याने त्याला दिली असते नाहीतरी आता ते आपले मंत्री महामंत्री उपमंत्री कसल्या पोजेस देतात ते पोथेच मी सांगत नाही तुम्ही ते फोटोज बघा नट नटीला तरी शोभेल याच्याही पेक्षा हिरी स्वरूपाचे मंत्री देऊ लागले तर आदर्श कसला आपण आपल्या डोळ्या पुढे ठेवणार भगवंत म्हणाल माझ तू काढणार कशासाठी तू म्हणाला मी चित्रकार आहे मला तुझं रूप एवढं आवडले की ध्यान योग्य असं तुझं रूप असल्या तुझ्या ध्यानासाठी म्हणून मला तुझं चित्र काढायचं तुम्ही म्हणणार माझं काय तू चित्र काढू शकतोस मी काढणार तर ओ मी अस चित्र काढतो कि अगदी आता असं ते ध्यान काढेल असं ठीक आहे का म्हणजे बस लगेच रूप बदललं लगेच रूप बदललं चित्र नंतर <laughs> बदल, बदल। मी चित्र काढतो पण रूप बदललं कधी ठीक आहे म्हणलं तेव्हा असं काढतो म्हणून ठीक आहे दुसरं चित्र काढलं चित्र चौथ पंचवीस चित्र काढली पण ज्या ज्या जे चित्र काढावं ते चित्र काढून तयार होत आहे ना होत तो देवाने दुसरं करायचं त्याच कारण रूपे अनंत वेशे देखील असे असं संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिथे सामान्य चित्रकाराची चित्र काय तऱा घेऊन नसल्या तिने तो कंटाळून गेला शेवटी शिवशिवा म्हणला तो म्हणला शिवशिवा मी इतका चांगला चित्रकारा काढणारा माणूस देवाला खरोखरी असल भर हुकुम अं नरकल मी काढी करणारा माणूस अगदी ट्रो कॉपी म्हणून अगदी काय त्याला म्हणतात त्या माणसाची सही घेऊन हे मी तयार केला असताना हा इतकं सगळं असताना हे असं होत काय मोठं असतशिवा मी देवा तुझ्या निर्धारा जो जो मी प्रवृत्त बदलतोस ते तुझं रूप असतच नाही काय करावं मोठ्या चिंतेत बसला होता शिवशिवा म्हटल्यावर हो म्हणाला दया नाही साधव दीनवत्सल दीनवत्सल फक्त साधव आहे जगापे कोणी दुसरा नाही सगळ्यात मोठे साधू थोर पुरुष नारदमुनी त्याला ताब्यातो नको नारद मुनी त्याचा एकंदर चेहरा बघितला तो शिव शिवा म्हणतो काय रे तू शंकराचा मोठा भक्त दिसतोस का तो, तो म्हणला मी बो होणाचा भक्त नाही मी भक्त आहे भगवान श्रीकृष्ण परमेश्वराचा पण नाईला जास्त माझ्या मुखात शिव शिवा आकाष्टाने आलेले हे उद्गार आहेत आढवण्याचा माझा एकाच उद्देश नाही काय कष्ट कशाचे झाले ते म्हणाला मी भगवंताचं चित्र काढायला निघालो ध्यानासाठी म्हणून चित्र काढायला निघालो भगवंताची परवानगी येऊन प्रवृत्त झालो मी खरोखरी उत्तम चित्र काढणार आहोत मला जे चित्र काढतो तो देव स्वरूप आपलं बदलतो त्यामुळे त्याचं चित्र काही मी यथार्थ काढवू शकत नाही काय करावं मोठ्या म्हणता ये मी पडलोय नाराज म्हणे त्याला सांगितलं रे तुला उगाच अभिमान झाला तिला की मी चित्रकार आहे मी चांगलं देवाच असा मी आणि मी मी करतो आणि माझ्या झालं त्याला गग्गाची बाधा झाली ढकल गगाची बाधा झाली की ढकल असं देवाच काम आहे सहन होत नाही तिळ परी जरी हो या तो समान होल्या कारणाने ठीक आहे तू आपल्या बुद्धीचा गर्व सोडून दे मी तुला उपाय सांग नेहमी देवाची प्राप्ती ज्यावेळी स्वतःला होत नाही अशी बुद्धिमानांची गमेंट कुठेतरी चिरते थांबते नाईला जास्त त्याला थांबा पत्करावा त्या <laughs> थांब्याला तिकीट संपल्यामुळं उतरावं लागतं उतरलं नाही तर धक्के देऊन तो कंडक्टर उतरवतो हो त्यावेळी गुरुंची आवश्यकता लागते ते नाटव लोक म्हणतात गुरु काय करायचं गुरु काय करायचंय अशी वेळ आले म्हणजे चालत नाही अशी वेळ आले म्हणजे गुरुच लागतो म्हणजे गुरु प्रज्ञा येलो प्रज्ञा काय त्याची प्रज्ञा प्रज्ञेनं खाली उतरवलं बरोबर प्रज्ञेनं तर खाली उतरवलं प्रज्ञा तर गमेंट जाते मग घमेंड ज्या लाचीला येते ती प्रज्ञा माणसाला कधीतरी घोड्यावरनं खाली उतरवते हो एवढंच आहे की गरीब माणूस जर घोड्यावरनं खाली उतरला तर त्याला लोक खोल्यावर आपटला म्हणतात आणि मोठा माणूस उतरला तर रावसाहेब घोड्यावरनं खाली आले म्हणतात <laughs> एवढाच फरक आहे बाकी काही फरक नाही <laughs> बाकी काय फरक नाही त्याच्यामध्ये तात्पर्य नारदाने सांगितलं हो तो बुद्धीची घमेंड सोडून दे थोरपण परास आणचे हजार गुरुजी मला तुम्ही मार्ग दाखवा म्हणजे मार्ग एवढा एकच आहे तुला मी एक आरसा देतो उत्तम त्याच्यावर आता पडदा टाकायचा घेऊन जायचा आणि देवाला सांगायचं की मी तुझं चित्र एका क्षणात आता नवीन झालेली एकंदर सोय म्हणजे तुझं जस तसं मी चित्र काढतो म्हणायचं आणि त्याच्या समोर आरसा घेऊन जायचं आणि सांगायचं आता बघ सावध हो तेव्हा अगदी मला अशाच या अवस्थेमध्ये तुझा फोटो पाहिजे असं म्हणायचं मग तो ते एकदम रूप बदल बदलल्याबरोबर तू पडदा पडदा काढून दाख कडून दा म्ह त्यावेळी त्याचं रूप असेल त्याचं तसं चित्र नाही ते असा एकदम असा नेला आणि तो पडदा असं अनावरण केल्याबरोबर देवानी रूप बदललं रूप बदललं तर जसं रूप बदल तसं त्याच्यात दिसायला लागलं देवाला देवानी विचार केला माझ्या रूपा रूप याच्यामध्ये चित्र दिसत आहे आश्चर्यच आहे देवाच्या की माझं हे चित्र यांनी काढून आणून दाखवलंय ना माझ्यात नाही म्हणाला तो माझ्यासमोर यांनी वारसा आणून टाकलाय आणि याला विचारलं काय रे तू वारसा घेऊन आलास तुला कोण भेटला गुरु फुन, म्हणजे कोणी नाही नारद महाज भेटले गुरु हा पुर म्हणजे बरोबर आपली गोष्ट संपली प्रतिभि प्रतिभिंती चोखटे समोर येईल चित्र उमटे तसे अर्जुन आणि वैकुंठे नांद कसे बोलतो समोर असलेल्या चित्राचं जर दुसरं चित्र काढायचं असेल तर समोरचे भिंत स्वच्छ करणं या व्यतिरिक्त काहीही करू नये निर्मळ अंतकरणामध्ये भगवंताच प्रतिबिंब पडतच असत आपण कुठले तरी उपाय करून भगवंताचा निर्धार करायला जातो ते करून पुढे उपाय जी ही ते दवडे तयासी तेतुला पाडे मागा त्याला ज्ञे करून आपण जाणायला जातो परमेश्वर कोणत्याही प्रमाणाला टिकू देत नाही काढून पूर्ण झाला की रूप बदल केला की रूप बदल असे जे आपले गुढ स्वरूप त्याला काय करावे कोणता निर्धार करावा म्हणजे तुमचं रूप आम्ही पक्क समजलं असं लक्षात येईल देव सांगतो कोणताही निर्धार करायचा नाही आता निर्धार कर म्हणजे मी तुझ्या वृत्तीला विषय व्यक्तही अपि रामकृष्णाने रूपे आहे हा त्याचे शास्त्री वर्णन करतात उपासकांना उपासनावले म्हणून दर्शन होते असे अनंत उपाय आहेत हे सर्व ठीक आहे परंतु आपले जे अभ्यप्त गुढ स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही उपायाचा लाग चालत नाही लाग चालत नाही कोणताही संबंध तिथे चालत नाही कोणताही आपण संबंध जोडू शकत नाही नाईला याला महाराज काय करावे काय गप्प बसावं दुसरं काय करायचं नामे रूपे बहुअे उभा होती पाडिओ तोष राशी ना काय गुरुंच वैभव आहे त्यांची लिलाय ती बघा महाराज सांगतात भवता कल्पित पुन्हा निर्माण करून त्याचा पुन्हा निवारण करतात त्याचा पार करता त्याचा निराश करतात आणि तो नव्हते आणि एवढं केल्याशिवाय तुमचा संतोष होत तुमचा संतोष हे निर्माण करायचं त्याचा बाध करायचा म्हणजे खरं तुम्ही संतुष्ट होता अनंत तुम्ही संतोष पावता खरं तर सांगायचं हे व्यवहारत मी बोललो परमार्थ तोलायचं ठरलं तर याच्या उत्पत्तीने याच्या प्रतीने अर्थात अस्तित्वाने स्थितीने या उत्पत्ति स्थिति लयाहन आज स्वरूप है न स्वस्वरूपे नोसी तू तुझा स्वरूपाने सन्तु है नाम आनंद रूप है तुला याच्या उत्पत्तीमुळे स्थितीमुळे लयामुळे आनंद होण्याचं काहीही कारण नाही हे खरं तुझं स्वरूप आहे त्या स्वरूपाने तू संतुष्ट होतो म्हणण्याचं कारण स्वरूप आहे आनंद हेच तुमचं स्वरूप आहे तुम्हाला वाटतं त्या का आनंदाची काही गरज नाही पण हा उत्पत्ती स्थिती लयाचा खेळ मात्र तुम्ही निर्माण करता असं म्हणायचंय लय म्हणताना दोन अर्थ लक्षात घ्यायचे एक महाप्रलयातला लय आणि एक तत्व स्वरूपाने निश्चयाने झालेला लय कारण श्रुती ही अशी दोन पदयोजना आहे येतो वायुमान भूतानी जायंत हे न जाताने जिवंती अभिसंविशन प्रेम की शब्द एकदा वापरलाय अभिसंशन शब्द वापरलायचा महाप्रलय लक्षात ठेवायचा आणि एकदा स्वरूप प्रलय स्वस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानानंतर ज्यावेळी या जगताविषयीचा एक अत्यंत निश्चय होतो त्यावेळीही या जगात लय होतो तो, तो, तो मात्र खरा लय म्हणून तुम्ही आपल्या स्वरूपाने पण तसं नाही या, या जगाची उत्पत्ती हो या नामरूपात्मक विश्वाचा विस्तार तुम्ही कल्पित रुपाने करा किंवा तो विचाराने त्याचा बाद निराश करून हे संपूर्ण जगत नाही असं ठरवा तरी तेवढ्याने तुम्ही संतुष्ट होत नाही तुम्ही संतुष्ट होता ते फक्त तुमच्या स्वस्वरूपामुळे संतुष्ट होता म्हणजे संतोषाला आमच्या संतोषाला निमित्त आहे निर्निमित्त तुम्ही संतुष्ट रूप आहात प्रेमा जसं त्या प्रेमाचं वर्णन केले तसं तिथे आनंदाचं वर्णन करायचं की निरुपचार आनंद असल्या अंगातील आनंदो सुरते भोग निरपेक्ष अंगाचीला अंग अंगाने संपन्न असल्या आनंद आनंद हे तुमचं स्वरूप असल्या देवा तुम्ही तुमच्या स्वस्वरूपानेच संतुष्ट आहात स्वतःच्या उभारणी करून मिथ्या बांधात भाड राखीत आणि याच सुखाच्या सोहळ्यात आपण संतुष्ट रख, नाही का आहात श्रीगुरु नाम रूपांची पुष्कळ उभारणी करून पुन्हा ती सर्व ओसार केली ओसार उभारी करायची त्याचा पुन्हा वाद करायचा अत्यारोप करायचा पुन्हा त्याचा अपवाद करायचा म्हणजे सिद्धांत केला जो त्या हा जो मिथ्यावर सोळा एकीकडे या एवढ्या सोहळ्यामुळे सोहळा हा त्यांच्या संतुष्टतेच निमित्त नाही सोहळ्याचा व्यवहार होत असताही तुम्ही संतुष्ट आहात एक गंमत सांगतो तुम्हाला एक तात्या जरा गमतीदार उदाहरण देत असत ते थोडस सा तुम्हाला सांगतो सोहळा आणि सोहळ्यामध्ये आनंदित होणारे लोक निराळेच आहेत बरं का पण त्याचे अधिष्ठान तुम्ही असल्या कारणाने तुमचा आनंद त्याला सोडून तुम्हाला स्वतंत्र आहेच आहे व्यवहारातला जो दृष्टांत आहे याच्या त्या सोहळ्याच दुरान्वयाने का होत नाही पण त्या आनंदाला निमित्त आहे तेही निमित्त जिथे संभवत नाही असले तुम्ही आनंद रूप आहात असं सांगायचं मुलाचं लग्न वरा, साज आहे हो त्या <laughs> तो तो त्याची वरात सगळा सहज शृंगार सगळे नवरदेवाला एवढा सगळा मोठा लग्नाचा सोहळा होत असतानाही त्या सोहळ्यामध्ये भागीदार नसलेला असा जो त्या वर पिता तो संतुष्ट असतो का तो नवरदेव येतो त्याचे उपचार होतात सोहळा होतो त्याची वरात निघते ती वरात थांबते म्हणजे वरात निघणे वरात थांबणे विवाह होणे एवढा सगळा व्यवहार होत असतानाही त्या वराचा पिता घरात बसून आनंदी असतो त्याप्रमाणे असं नाताय अधिष्ठान आरोप्य असं नात आहे जर नात सांगायचं ठरलं तर या अध्यक्ष पदार्थाच्या उत्पत्ती स्थिती लयामध्ये तुम्ही आम्ही सगळे या सोहळ्यात संतुष्ट होतो या विलासामध्ये पण परमेश्वर या विलासात राहून या विलासा वाचून अंगाने असं महाराजांना सांगायचं म्हणजे व्हावी कोण आपणास त्यांची दाद ही नसा मूळ कारण असं आहे तुम्हाला त्याची दाद बिर्यात सुद्धा नाही काही त्याचा काळी मात्र संबंध नाही आणि आनंद रूप मात्र तुमच्या आनंदाला कुठे खळगी पडलेली नाही इतका विलास चालला असता आपण आपल्या स्वरूपानंद तुमच्या स्वरूपान होणारा सोहळा प्रातिभासिक सत्तेत होणारा सोहळा पारमार्थिक सत्तेत असलेल्या वा व आनंदरूप असलेल्या परमेश्वराला आनंदाला कारणीभूत होऊ शकत नाही त्याची त्याला दाट फिर्याद नसावी हे त्याचं घोषण हेच विषमसत्तेच सूचना आहे अशा श्रीगुरु क्या स्वस्वरूप स्वस्व स्वतः स्वरूप नहीं श्रीगुरु श्रीगुरु ये जानेव आप देता है ते जाणीवतायत जे <laughs> <laughs> <वाँचे। laughs> अशा ठिकाणी जाऊन पोहोचले ते जाणीवत आणि जे आपण तुम्ही एकमेकाला आपण जाणीव देतो आहोत ते मात्र अजून तिथे पोहोचलो नाही एवढंच एवढं म्हणजे काही महत्वाचं अशा श्रीगुरूंच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा शिष्य असला म्हणजे श्रीगुरूंचे आणि त्याचे ते सांगतात ठीक आधी वाचते का नाही मग आमचं श्रीगुरूंच कसं जमायच दादा असं उत्कृष्ट लिहिलंय की म्हणजे आमचं गुरुंच जमत नाही हे जमणे प्रकरण आहे फार दीर्घ काळापासूनच आहे फार दीर्घकालापासून जमेल मी आता नावड घेत नाही कारण त्याचं हे ठिकाण नाही आजही कित्येक गुरुपीठाविषयी गुरु शिष्यांची गुरु भांडणं आहे आणि ती इतक्या कळसाला जाऊन पोचलेली आहे की बोलायची सोय नाही शत्रूची तरी परवा सांगितली मारामारी होणाऱ्याची तरी कधी मैत्री होत असेल पण यांची गुरु शिष्यांची काही मैत्री होत नाही असं सारखं गुरु शिष्यांचं भांडण आहे अनेक कारणाकरता ताप दूध पिण्याकरता भांडण आहे कत्रा शुषामान दुग्धामने नारायण त्याच्याकरता भांडण म्हणजे खाण्याकरता भांडण कीर्तनाकरता भांडण म्हणजे त्याचं कीर्तन ठेवलं माझंकडे काही विचार न त्यात सगळे नाव मी सांगायला लागलो म्हणजे उगाच काहीतरी मी निंदा केल्यासारखं म्हणून नाव ना न घेता सांगायला हरकत नाही पण ते दोष द्यायचे होती सांगण्याचं तात्पर्य असं काही मानापमाना करतायत संपत्तीसाठी आहे ते आणखीन काही कारणा करतायत पण आहेत सारखी हे गुरु तुमचे असे गमतीदार आहेत की त्यांच्याविषयी कसलाही निर्धार करता येत नाही ज्यांना या उत्पत्ती स्थिती सोहळ्याचा एवढा आनंद होत असून त्याला दाद फिर्यात लागत नाही असे जे सच्दानंद स्वरूप आपल्या गुरुंच्या कोणाच जर जुळत नसेल तर आमच्या जवळील ठोका आहे त्या गुरु नालायक आहे गुरु पदवीस योग्य नाही मग काय आमची प्रज्ञा म्हणा काय गुरु कमी एक आहे गुरु नालायक शेवटी दाक्ष अंब हे गुरु पदवीला योग्य नाही हा आमचा डोका आहे शेवटी आणि एखाद्याच जर जुळलं तर मात्र विचार करायला लागेल आम्ही आयो के का गुरु अयोग्य आहे त्याचा मग विचार करायला लागेल या गुरूंच कुणाशी जुळतं का नाही जुळत मला सांगतात माझ्या गुरुंच की ज्याची सांगितल्या प्रमाणे आहे मृत्यू उरे स्वामीपणे तेही नव्हे बस माझ्या गुरूंच्या बरोबर त्याच जुळत ही उभी पाठ करा हे समजून घ्या आणि मग मी तुम्हाला जे सतत म्हणतो त्याचं थोडंसं निदान धुरान वयाने काही पण ज्ञान होईल निदान त्याची दुरून कल्पना तरी तुम्हाला ये मी तुम सतत तुम्हाला असं म्हणत असतो मला विचारणारे असं विचारतात त्याच्यावर मुद्दाम कित्येक वेळा प्रवचनही केलेली आहे की तुम्ही सर्वसमर्पण सर्वसमर्पण जे म्हणताय काय तुम्ही सरपण तुम्ही काढले ते आम्हाला कळतच नाही इथून लोकांची ते हे समर्पण म्हणजे काय आणि सरपण म्हणजे काय यात काही अंतराय अक्षरांचा तरी वस्तूचा तर आहेच पण अक्षरांचा तरी त्याच्यामध्ये काही फरक आहे ही गोष्ट लक्षात न घेता लोक विचारतात ही है थोड़ हे या आता उत्तर थोड़क मजे पर जगत उत्तर नहीं सबसे जी प्यारा सग आई जी मजे श्री गुरु अव आप गुरुना समर्पण कराया तैयार होता तो काीवाची जीवा चाहिए रवि कशाने ही मिलते तुका मिले गोष्टी बात मे जीवा देव कोटी पड़े साथी। देव अंतकरण शुद्ध निर्मल चित्ता मधे दत्तको देव कोटी पडेल तो आपल्या कोटी पडतो म्हणजे आपल्या कोटीत दत्तक येतो अंतःकर्ण वृत्तीरूपी ओटी का मात्र अंतःकर्ण वृत्तीरूपी ओटीत तो अभिव्यक्त होतो म्हणजे ओटीत येतो तो सदा आपल्याला दत्तक येतो असा त्याचा थोडक्यात अर्थ म्हणजे जीव त्याला द्यायचा आणि त्याच्याकडनं देवभाव घ्यायचा अशी ही साठो वाटी असल्या कारणाने या साठो वाटीमध्ये देव आपल्याला प्राप्त होतो हिरवी प्राप्त होत नाही हा सिद्धांत थोड्या निराळ्या रूपाने महाराज आपल्याला प्रतिबादल हो श्री गुरु राया आपण असे आहात की जीवत्वम कि, कि आपलं स्वतःच्या ठिकाणी असणार जे जीवपण जीव घेतल्या विलवणे जी साजणी माझे श्री गुरु जीव घेतल्याशिवाय कोणाशीही मैत्री करीत नाही कोणालाही शिष्य म्हणून अंगीकार करीत नाही जीव घेतल्या विना या शब्दाचा अर्थ आहे जीवपणा घेतल्या जीव विना नाही माणसाला पहिल्यांदा ऐकल्यावर असं की जीव घेतल्या विना हे गुरु चालू देत म्हणजे जीव घेण्या वेदना जर यांच्याकडे होत असतील तर आपला प्रपंच काय वाईट मग आपलं घर गुर काय घर बाळा काय वाईट आहे मग मुलं वाळ घर आहे चमडी मे दमडी मे चमडी खुश आल त्याला काय सांगायला पण मग या शब्दाचा अर्थ जीवपणा असा जरी केला हे पुढे बरोबर सुटत म्हणून महाराजांना तेच सांगायचं की माझे गुरु हे प्रभो तुम्ही जीवत्व बाधित तुम्हें जीवत्वा पैल करवाला जीव प्राप्त होते ज्ञानेश्वर महाराज बोलने सुधा एक कमीपण जीवत्वाचा जीवत्वाद कर सर्व जीव नाम जीवत्वाचा स्वरूप कर प्राप्ति होते ते ही ज्ञानेश्वर महाराज निषेध के सापेक्ष सापेक्षा कारण ते त्या त्या त्या त्या त्या त्या तो, फार बाद तो प्राप्त होतो असं नाही तत्वया न प्राप्त त्यामुळे तुझी खरी प्राप्ती होत तुझी प्राप्ती होण्यासाठी जीवत्व सापेक्षि या उभयांचा बाध करून म्हणजेच एक क्षण करेष्ठत् श्रेष्ठत्व स्वरूप हो तुला प्राप्त हो शिष्य अपना जीव कर ने ने या विवर्जित। ना ना स्वामी नाम उपास्य उपास्य उपासक भाव स्वामी भाव जिथे सदा का या स्वामी विवर्जित जे तुझे स्वरूप तु तु तु नहीं तुझे शुद्ध स्वरूप सर्व निषेधावधि सर्व पदार्थाई जीवत्वा सर्वज्ञत् स्थिती भूत सब जो अंतरंग है मना तुम्हारा साधका संगना ज्यादा जवर है जम, ज्यादा तू ज्यादा शिष्याशी संबंध ज्या जो खरोखरी आश्चर्य कहीं तू होशी जया का सोय हे द्री गुरु तू जो सोयरा होतोसी होतो नातेवाईक होतो व्यवहार आहे संबंध आहे क्रिया आहे ना ती सोयरी देवभक्त नात्याची असो ती सोयरी गुरुशिष्य नात्याची असो या व्यतिरिक्त नाते घ्यायचं नाही ती गोष्ट सगळे आपली सांगून झाली असल्या कारणाने ते सांगायचं नाही उभय प्रकार सदा मुको नाम तो देव दे भक्त भक्त रहो शिष्य शिष्य रह गुरु गुरु राहत नहीं भगवान स्वतःपण जाए भक्ता हना ऐक्यू ज्यादा सोयरा होते जमत्या देव भक्ता गुरुशिष्या देव भक्ता जो, जो सोईरेखे व्यवहार है तो सदा संप गुरु शिष्या है थे जो गुरु शिष्य ना, ना जो व्यवहार तो सदा थोड़ा तुम्हारा जवर नरण नात्या होना जो व्यवहार है स्वामी वृत्य उपास्य उपासक भाव का जो व्यवहार है तो सदासपुष्ट अशा प्रकार का गुरु शिष्य नात्याचा व्यवहार मुकण्याची असं का घडत ना राशी नाव हे देवा खरं सांगू शब्दाला अविषय स्वरूपाचा तू असल्या कारणाने मौन हे तुझ राशी नाव आहे त्या परमेश्वराविषयी ते बांधव आहोत आता तुझा गाना, तुझे तुझा विषयी कहीं स्त्रोत्र गुजे कहीं स्तुति करोरुपा करता करना नहीं व्यवहार ही सोयरिक व्यवहार ज्यादा तैयारी है अशा शिष्या जीवना हरण केल्या वाचून आपण शिष्याची शोभा चालू देत नाका म्हणत असत गुरुंनी हरण केलं पाहिजे हे गोष्ट करेल हरण केलं पाहिजे म्हणजे दोन पायाच्या माणसाला चार पायाचं केलं पाहिजे असं मात्र नाही हरण करणे घेणे हरण करणं हे मुख्य गुरूंच काम आहे फक्त काय हरण करायचं एवढाच म्हणून भाग आहे जर अर्थ कळला नाही हरण म्हणजे चार पायाचं लक्ष द्यायचं एकदम हा उड्या मारणार एकदा रा काय झालं एकाला रामायण सांगितलं बरं का सगळं रामायण सांगून झाल्यानंतर त्या गुरुंनी असं विचारलं की तुम्हाला काही शंका कबवा आता रामायण सांगितल्यानंतर शंका विचारायचे काही कारण आहे विचारलं विचारण्यात काय विचारलं की तुम्हाला रामायणात काही शंका असली तरी विचार हो म्हणले मला शंका आहे काय शंका आहे तो म्हणला तुम्ही या रामायणामध्ये रावणाने सीतेचं हरण केलं म्हणून सांगितलं होतं ती पुन्हा सीता झाली का नाही का ती हरण होऊनच कशी उड्या मारीत करायला लागली ते असं म्हणला तुम्ही काही समाधान मला सांग शापा माझं काय अरे हरण केलं म्हणजे दोन पायाची सीता होती तिला चार पायाचं केलं असा त्याचा अर्थ नाही हरण केलं म्हणजे त्या, के त्या सीतेला तो घेऊन गेला मग असं म्हणला त्यावेळी काय नाही सांगितलं तुम्ही म्हणजे चुकला आमचा सांगण्याचं <laughs> तात्पर्य ज्यांच्याशी या श्री गुरूंचा संबंध येतो ते श्री गुरु देवभक्ताचा गुरु शिष्याचा किंवा अशा शिष्याचं नातं त्यांच्याशी जुळत कि ज्यांच्या ठिकाणी गेला असताना गुरु शिष्य व्यवहार सदाचा संपुष्टात येतो त्याही पुढे जो महाराजने असं म्हटलंय कि तू ज्या शिष्याचा अंगीकार करतोस त्या शिष्याला बंधमुक्त पहिल्यांदा करतोस म्हणजे बंधनापासून तू त्याला त्याचा निवृत्त करता आणि ते जगत बंधू तुम्ही त्यावेळी जगत बंधू म्हणून त्यावेळी त्या जगामध्ये रोड होतात या जगामध्ये येता तुम्ही त्याही पुढे जाऊन सांगतात धरू ओळगे तुझ्या तुझा जगत धारण कर प्रवृत्त होता है प्रवृत्त हो तुम च स्वरूप है इतक नवे तो नावी ऐश्वर है निर्माण होते नहीं नाम देहता संबंध विवर्जित तुम्हें, तुम्हें, तुम्हें शिष्या करता शिष्य सापेक्षार गुरु भाव रह शिष्या स्वत देह संबंध है तो ही तिथे राहत नहीं जेने तू अपन ज्यादा अंगीकार अपना अंगीकार अंगी करता देहादेक बाध करते जीवन उतारेह दादा रही स्थिति ज्यादा खरोखरी तू विदेह कैल्या होह ही रहेंसंबंधी जी काम इत्यादि है ती ही शिल्ल प्राप्त है देह त्याच्या दृष्टीने शिल्लक ठेवत नसला तरी लोकदृष्टीने प्रारब्ध करण्याचा अंगीकार आहे आणि विदेह कैवल्या मध्ये दे देहाची प्रती नाही प्रतिभास नाही इतकंच नव्हे तर देह रहित अशी ती ब्रह्मस्थिती असल्या कारणाने त्या अवस्थेमध्ये तुम्ही त्याला देह ठेवित नाही म्हणजे एकदा जीवनमुक्त करता आणि एकदा तुम्ही त्याला विदेह मुक्त करता याला म्हणायचं देहही तुम्ही त्याला शिल्लक ठेवत नाही म्हणजे जीवनमुक्त दशेमध्ये देह तादात्म्य शिल्लक राहू देत नाही आणि विदेह कैवल्यामध्ये देह तोचमुळे राहू देत नाही मग त्याचं तादात्म्य कर्म प्रारब्ध भाग हा तर नाहीच नाही असे तुम्ही असल्या कारणाने त्याच्याशी तुमचं नातं जुळतो दुसऱ्याशी तुमचं नातं जुळत नाही या सर्वांचा बाध करून केवळ ब्रह्मत्व केवळ ब्रह्मस्थिती उरविण हे तुमचं उरविण्याची स्वरूपाची इच्छा आहे अशा शिष्याचं आणि तुमचं इतराच जुळत नाही ज्ञानेश्वर महाराज आणखीन वर्णन करतात की देवा हे श्री गुरुराया तुझा स्वरूपाचं वैशिष्ट्य आहे की सगळ्यामध्ये बोलण्यात पटाईल तुम्हाला वेद आती एका विशिष्ट या मरे समर्थ, पद योजना वेद स्वता समर्थ है बोल महाराज मनता वेदा, वेदा बोलने वेदा बोलने का हिशेब नहीं मैं पण ती ही निघसी कानी त्या वेदाचं बोलणे तू आपल्या कानावर घेतलीस म्हणजे त्या वेदाच्या बोलण्यालाही तू विषय होत नाही वेद बोलायला लागला मोठ्या सिद्धांताच्या मापाने मापलेले शब्द जरी बोलायला लागला तरी ब्रह्माला वेदाने अति चांगला शब्द निवडून काढून वेद बोलला काय बोलला कि ब्रह्म हे अदृश्य आहे अनु आहे अरस आहे हे वेदाने विशेष मापाने मापलेले शब्द आणि एवढ्या वेद सांगायला प्रवृत्त झाला तरी सुद्धा स्वरूप असं आहे ते आपल्या आणि हे घेत नाही त्याच कारण आहे मौन का नाव त्याचं कारण तुझं मौन हे राशी नाव असल्या कारणाने ना। ते तेच स्तोत्री के बांधवा मी आता स्तोत्र स्तुती तरी मी गाणार कसा गाऊच शकत नाही हा त्याचा अर्थ आहे त्याचं कारण असं आहे माव जेवड़ ते, जे ते सग जर मे इधेप्दरला तिथेपन मा शब्द वह दिस्त सगल मव कि मया है माया कार्य है आहे आणि माया माया कार्य ही माया कसल्या कारणाने तिथे मी तुझं भजन तरी कस करू भजन करण्याचा व्यवहार होऊन भजन करण्याचा व्यवहार असो स्वामी मी भजन भजो काही जिथे तुम्ही सर्वत्र ओतप्रोत जातात त्या ओतप्रोत भावामध्ये एकमेवा द्वितीय स्थितीमध्ये मी भजन तरी तुमचं करणार कसं तुमचं मी आता भजन ही करू शकत जे जे, जे। ही न का योग्यता तू अदय रूपाने लि तुझ नात जुड़त इतर तुझ नात जुड़ा नहीं माणसाने काही होऊ नये माणसाला काहीतरी व्हायचं माणसाला वाटत महाराज व्हावं मंत्री व्हाव दोन्हीची रास <laughs> ये काहीतरी विशेष व्हावं असं माणसाला वाटत देव सांगतो त्याला प्राप्त होत जय सर्वथा सर्वहीन होई जे अद्वयात होते राही त्यावेळी हे परमेश्वरा तुम्ही अद्वय स्वरूप असल्या जाणार ते सर्वथा सर्वहीन होते म्हणण्यामध्ये इतरांचा तर निषेध केलाच मुख्य म्हणजे मनुष्याने योगी होऊ नये साधक हो भक्त हो शिष्य होते द्वैत है मूल भाग है अंगीकार न करता जो स्थिति प्राप्त होस्थेला त्यावेळी तुझी प्राप्ती होईल एरवी हे घडणार नाही हे जाणे मी वर्म तुझे आराध्य हे आराध हे लिंगा हे गुरुवर तुझ हे आणि नियम असा वर्म ओळखल की माणूस काय करेल ते श्रेगुरु असले तर काही करीत करी। एक माणूस एरवड्यामध्ये होता त्याला शिक्षा दिले होते त्याला तपा तपासायला ताटे गेले होते तो काही कारणाने त्याची शिक्षा संपली म्हणा काय सरकारने त्याला सूट दिली म्हणा का राष्ट्रपतीने त्याला एकदम मोठे हुकुम काढून सोडलं काय घडलं मला माहिती पण तो बाहेर आला सूट गोट, कोट हॅक सगळ्या अंगामध्ये उत्तम प्रकारचा परवेश धारण करून तो त्या रेली गेला गेल्यानंतर तात्या जिथे बसले होते तिथे येऊन तो बसला त्याच्याकडे निळून बघितलं मला ओळखलेली दिसते बरोबर तुम्हाला तुमच्या पायापडतो म्हणलं तुम्हाला कुठे जायचंय तुम्ही मला दादरला जायचं मी तुमच्या गरबोच तुमची बॅग घेऊन पोहोचवतो पण माझा नंबर सांगू नका का त्या चोराच वर्म ओळखल्यावर सेवा करायला तयार झाला चुरी करायची गोष्ट सोडूनच द्या सुरीची तर गोष्ट सोडूनच द्या पण तो सेवा करायला प्रवृत्त झाला असं एखाद्या चोराचं वर्म ओळखल कि तो आपला होतो गुरुंच वर्म ओळखल की गुरु आपले होता पण चोराचं वर्म निराळ आणि गुरूंचं वर्म निराळ गुरुंच काय वर्म आहे गुरूंच हे वर्म आहे की सर्व ही नोहीजे अद्वया तू ते प्राप्त होतो हे तुझं वर्म मी जाणी आराध्य माझे तुम्ही आराध्य माझी ही गुरुमूर्ती आहात माझी उपास्य मूर्ती आपण आहात मी तुमचं हे वर्म जाणलेलं आहे तरी नुरोपण महाराज म्हणतात हे वर्म जाणूनच मी माझ वेगळेपण तुमचा योगी सो, वा या ना वेपने उता मैं रसी भजन लबा प्रमाणी एवढा तरी त्याच्यामध्ये उणेपणा राहतो एवढा तरी त्याचा त्याच्यामध्ये वेगळेपणा असतो तोही वेगळेपणा ज्याच्यामध्ये नाही असलं हे एक रसवण आहे म्हणून लवण आपण वेगळं न राहता पाण्याला भजत अनन्य होत एक वेगळेपण हो हे वर्ण जाणल्या कारणाने माझं हे नमन कशा प्रकारचं असं तुम्ही समजा हे वेगळेपणानं नुरवून ज्याला नमन करता येत ज्याला जीवत्वाचा बाध करून जीवत्व शिवत्व सापेक्ष भावर्जित शिवत्व म्हणजे शुद्ध कल्याण स्वरूप आहे तिथे राहण्याला ज्याला समजत राहण्याची त्याच्याशी माझ्या गुरुच नातं जुळतांशी माझ्या गुरूंच नातं जुळत नाही म्हणजे माझ्या गुरुकडे जर गुरु तुम्हाला यायचं असेल तर एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या गुरूंच्या ठिकाणी आहे त्यांच्या स्वभावाचं दर्शन मी तुम्हाला करून दिलंय माझ्या गुरुकडे यायचंय काय माझे निवृत्तीनाथ हे गुरु त्यांच्याकडे तुम्हाला जर शरण यायचं असेल त्यांचा स्वभाव असा आहे तू म खरं सांगू का तुम्हाला त्यांच्याकडे जायचंय ना मग त्याचं वर्मई आहे त्या हरिओला सांगितले का आणि तुला दादांच्याकडे जायचं आहे ना मग तू दादा मला कीर्तन प्रवचन करायचं म्हणू नकोस तुला खरच दादांच्या जोड राहायचं असेल पण तू असं म्हण की मला मुक्त म्हणजे तुला ठेवून घेते त्याला बोलून चालून बावलट माणूस म्हणजे आय ना जिवंत म्हण त्याची निंदा करताय त्याला येऊ द्या समोर मी त्याच्या तोंडावर सांगितलं काय बोलून चालून बावलट माणूस त्याच्या ता मनात होतो खरं की इथून काय आणि मला मुक्त व्हायचा म्हणून दादाला अतिशय आनंद वाटला वा वा छान आनंद अरे मला असं कोणी म्हटलंच नाही राहले इथे इथे जेव्हा राहिला तेव्हा त्याला असं वाटायला लागले त्याला घरची यायला लागली आठवण घरची आठवण माणसाला असं होत घरी गेला इथे आठवण येतोय आणि इथे राहिले की घरची आठवण होते म्हणजे घाला इथन आणि त्या नदीपर्यंत गेला पाण्यात असं वाटायला लागले की मी सोडून चाललोय दादा गोष्ट काही बरोबर नाही नदीत गेला घरी गेल्यावर नाही परत आला दादा ना म्हणला नदीत गेला मग इथल्या आठवण होते आणि इथे की घरची आठवण होत मी हो हो काय करू म्हणजे बावळ म्हणजे दुसरं काय अशी कधीतरी माणसाला स्थिती होते हा काय मग नदीत उभं हो राहा बावळ झाले त्याच कारण इच्छा नाही तशी मुळात आता पुढे दादांच्या कृपेने त्याला शिकायला लागलं निशाणा झाला ती गोष्ट निराळे पण मनुष्याची मूळ प्रवृत्ती कशी असते ते जसे सांगा हे जस एखाद्याने दादांचं वर्म सांगावं त्यात एवढीच वडत दादा काय आवडतं कि मुक्त होतं म्हणलेला आवडतं मग तेवढंच तू म्हण तसं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला मध्यस्थी करून श्री गुरु निवृत्ती रायांच्या कडे असेल त्या गुरुंशी ज्याला नातं जुळवायचं असेल त्यांच्याशी ज्याला जमवायचं असेल अगदी चांगल्या शब्दात बोलायचं झालं तर त्यांच्याशी ज्याला लग्न लावायचं आहे जाना त्यांच्या यथार्थ स्वरूपामध्ये स्वतःला पूर्ण विलीन व्हायचं आहे त्याला आपल्या आराध्यलिंगाचं वर्ण मावली सांगते की गुरुनी वेगळेपण आपलं वेगळेपण पूर्ण टाकून अंग वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिग महो दधिका गांग रिगाने असं तुला शरण जर येत असेल ना माझ्या गुरुचं तुझं नातं नक्की जुळेल तुझा गुरुला शरण आमच्या किंवा माझे गुरु असे जीव घेतल्याशिवाय बघ त्याच्याशी मैत्री करतात अशा उभय रूपाने आपल्या गुरूंच वर्म शरण जाणाऱ्या शिष्याला सांगतात वा त्या शंकेचं निरसन करतात वाचतात सेवकपणाच्या अपेक्षेने आलेला स्वामीपणा तोही गुरु देत नाही याचा भाव अर्थ हा आहे की जीवपणाचा अभाव टाकून जो तुमच्याकडे येईल त्याचे तुमचे बोलणे चालणे वगैरे होते त्यांचं तुमचं बोलणं चालणं होतं इतर जीवपणा छान आनंदाची गोष्ट आहे त्या जीवपणा काढण्यासाठी चित्तात गुरूंच्या काही दया निर्माण होईल तेवढं तरी त्यांच्याशी तर आपण आनंद असलं पाहिजे असं काहीतरी आहे ते काढायला प्रवृत्त होते ते करुणासागर आहेत करुणागर काय करणार मग ते वाटतात स्वतंत्र गुरु एक स्वतंत्र खास वर्ग ज्याला म्हणतात ते निर्माण करून त्याचं करतात कधीच नाही असं नाही त्याचा एक वर्ग आहे त्याला काय वाटतं मला वर्गात बसायला वाट मिळावं आणि माझं तर कल्याण व्हावं असं असं होत नसतं त्या वर्गाप्रमाणे वागणूक मिळून आणि ते दीर्घकाल तशी वागणूक निघून जातो म्हणजे एक मुलगा आला माझी गोष्ट सांगत नाही मी तसाच आहे पण मी माझी गोष्ट तुम्हाला सांगत नाही कारण मी आत्मस्तुती करायचं काही माझ कारण नाही इथे एक मुलगा आला तो म्हणाला मलाही करायचा तातडीने त्याची काही थोडी तात्पुरती चौकशी केली एकंदर पाहिलं त्याचं बोलणं दिसून आला असं की हा माणूस अधिकारी नाहीये मुक्त करायचं मुक्त करायचं त्याने सांगितले जे एक बाबळ तुडलेली होती तिचा बुंदा बडात खाली शिल्लक राहिला होता त्याला सांगितलं की याला पहिल्यांदा मला सांगितलं की त्याच्याकडनं एवढा बुंदा काढून घ्यायचं बाकी काय काम करायचं नाही ठीक ना काय कामा हुकुम हो बरोबर आम्ही त्याला बोलाव तुला तात्याने असं असं काम सांगितलंय तुला जर राहायचं असेल तर पहिल्यांदा हे काम करायचं ते इतका अवघड काम आहे की त्याची मूळ जो सोट मूळ म्हणून ज्याला म्हणतात मूळ तो आधी खोल गेलेला असतो ते काढण्याकरता तू निघाला पाच दिवस लागले आणि आणखीने हे मूळ निघत नाही त्याला जेव्हा दिसलं तो येऊन साष्टांग नमस्कार करून निघाले मी हे काढूनच जमलोय तर मला त्या तत्वज्ञानाची मला त्याला इच्छाच नाही मी अमूक अमुक करण्याकरता इथं आलो होतो पण मला आता हे पेळणार नाही मी जातो निघुशल काय करणार सांगतो असा त्याच्या करता एकता विषयी करतात विषयी असला तर त्याला तर त्याला मुक्त करतात त्याला मुमोक्षु करून मुक्त करतात खरी निरासाय पण त्याची कॅटेगरी निराळी आता जी चालली उत्कृष्ट गरजाच्या माणसाचं वर्णन चाललेलं आहे आणि त्याच्याशी महाराज सांगतात की तुला खरोखरी अगदी जवळ साधायची काय मग असाय बघ अनुभव असला पाहिजे पाच वर्षांचा पाच वर्षांचा अनुभव मी आताच पाहतो पाच वर्षांचा अनुभव कसा येतो जमायचा एक ग्रह तो का गेला त्याला विचारलं तुला अनुभव आम्ही पाच वर्षांचा विचारलाय तुला किती ठिकाणचा अनुभव आहे किती अनुभव तुला तो म्हणला वर्षाचा अनुभव कुठे कुठे किती काम केले तो म्हणला मालकाजवळ एकही दिवस काम केले आणि प्रत्येक ठिकाणी जायचं थोडा वर काम करायचं निघून यायचा असा पाच वर्षाचा अनुभव आहे <laughs> म्हणला नमस्कार आपला चालायला म्हणला असं चालत नाही सगळं एका ठिकाणी काम करून अनुभव घेतला म्हणून मला पाहिजे मला काय करेल असा नसला तर त्याच्याकरता निराळा वर्ग आहे आहे माझ्याजवळ पण त्याला या गादीवर नाही बसवणार मी त्याला दुसऱ्या खुर्चीवर ना पाच वर्ष काम करून मग मी इथे घेणार आहे बघ तसा हा प्रकार आहे म्हणून माझ्या श्री गुरूंच्या बरोबर ज्याला बोलायचं आहे त्यांच्याशी माझे गुरु साजणी मैत्री करतात त्याच्याशी बोलतात सगळ्यात जगामध्ये चांगली गोष्ट आहे मैत्री सगळ्यात वाईट गोष्ट आहे मैत्री अनेक कारणाने मी आपल्याला सांगू शकेन माणसाने चांगल्याची मैत्री करावी वाईटाची मैत्री करून संगती सत्संगती करावी सुसंगती नेहमी माणसाला सवी माझे गुरु त्याच्याशी मैत्री करतात त्याच्याशी बोलतात त्याच्याशी चालतात व्यवहार करतात कोणाशी जो आपला जीव भाव टाकायला तयार आहे वेगळं न राहता सर्वस्व समर्पण करायला तयार आहे त्या सर्वस्व समर्पण करण्याचं मी ज्या लोकांना प्रतिपादन केलं मला लोक शरीर देण्यापर्यंत मिळाले लोक शरीर देतात मी पाहिलं पैसा पैसा, पैसा देतात आता न देणाऱ्यांचा वर्ग इथे घ्यायचं नाही पुन्हा त्यामुळे आम्ही असे बघितले की पैसाही देत नाहीत अरे थुंकीत न ते तुला काय देत आहेत <laughs> थुंकीत ते तुला काय देत आहेत तिथे मला सगळी गोष्ट मी तुला त्याच्या पुढेच सांगायला की मला जी वरचड माणसं मिळाली ते शरीर देणाऱ्यापर्यंत मिळाले पूर्ण शरीर ताब्यात तुम्ही काय करा आमच्या शरीराचं काय वाटतील ते काम करू या म्हणण्यापर्यंत मिळाली माणसं पण हमपणा देऊन स्वत्व न ठेवता स्वत्व समर्पण करणारी माणसं मिळाली नाही स्वत्व समर्पण करणं याला सर्वसमर्पण म्हणतात त्यांना ठेव पैसा देणं शरीर देणं याला सर्व समर्पण म्हणत नाही म्हणून ती देताना महाराजांनी सगळीची यादी दिली हम वाचा चित्त अंग सगळी यादी हे देवनिया असं जे असतील त्यांच्याशी माझे गुरु बोलतात स्वामी करून व आपण सेवक होऊन म्हणजे सेव्य सेवक असा भेद घेऊन येईल तर मात्र गुरु राया ते, ते मात्र चालत नाही बरं का सेव्य सेवक भाव चालत नाही लोक म्हणतात आम्हाला मारा तुमची सेवा करायची मोठा छान दिसतोय बादर कोण कसं येऊन माणूस भेट देईल काय सांगता येत नाही आहे त्या जातीने नावी आणि उद्योग पण नाव्याचा करतात नुसते जातीने नाही जातीने नावी नाविळीचा म्हणजे याच्यामध्ये उद्योग करत ते एक दहा वर्षापूर्वी माझ्याकडे आले माझ्याकडे येऊन त्यांनी पाया पडला अचानक पाठ संपल्यावर सकाळी आवेळी एकदा म्हणलं मनुष्य दिसतोय गळ्यात माळ आहे गंध लावलेला आहे मग कपाळे गंध लिहून गळी माळा धारण करून वारकरी मनुष्य असं पाहून मी त्याच्याशी बोलायला लागलो म्हटलं का एवढा लवकर का आला होता कुठले वगैरे म्हणलं मी इथलाच आपलं मी तुमच्या कीर्तन आहे म्हणलं तिथे मुशीला तू का आला होता आपण मी एवढ्यासाठी आलो होतो की मला काही आपल्याकडे सेवा करायला मिळेल काय सेवा करणार तू काय कामधंदा करतोस काही तू मी आहे नावी बोल पुढे काय म्हणलं मी मला तर आजामध्ये करायची सेवा मिळेल तर बर मी म्हणलं मी ज्या एवढ्यासाठी राखले कि त्या नावाची पुन्हा मला गाठ पडवी म्हणून ती तू सेवा मागायला माझी मोठा पादर देतो तुमची नाही पुण्या मला सांगितले तरी मी करेन म्हणजे तू करून मिळालं तर तसं काही तर माहिती नाही म्हणजे जास्ती सेवा करायला भेटवते मला तुमची सेवा करायची अरे बाशाला अरे विना पाण्याची लोक करतायत तो पाणी लावून करणार असेल का आहे नको बाबाचा अर्धी भेटतात हे सेवा गुरु शिष्य भावाने केली जाणारी नाही देवभक्तपणाचीही चालत नाही येत इथे ऐकायचो लक्षात ठेवा बाहेर जाऊन हे बोलायचं नाही लोक शेणगोळा करतील गुरु शिष्य भावाची व देवभक्ताची सेवा करायची आणि महाराजांचा अभंग काय वाचताय का, का तुझी सेवा करी न मनोभावे कार आमचे गोपाळ अभंग येतात ठीक आहे भूमिका निराणय हि भूमिका निर्णय अभंगा की भूमिका भिन्न अमजु घेना की गरज है ये विरोध नहीं विरोधा भाष है अपना तोड़े तो संगा कि गुरुय स्थिति स्थितिरूपा मैत्री करो स्वामी वृद्ध भाव ही उपास्य उपासक भाव ही जवर ठेवीत नहीं हाँ सुटर नहीं धन्यवाद इतर भाव सोडतात मग माणसाला सोडायचा ही सुद्धा सोडायची तयारी पाहिजे माणसाची सगळं सोडायचं म्हणण्यामध्येही ठेवायचा अर्थ आहे का सगळं या शब्दाचा अर्थाच आहे सर्व शब्दाचा अर्थाच आहे काहीही शिल्लक न ठेवता अंगचोरपणा न करता म्हणजे सेवेसेवक असा भेट घेऊन ये तर मात्र गुरु हे तुम्हाला खबर नाही असे जर आहे तर मग श्री गुरुचे दर्शन होण्या शिष्याने काय केले पाहिजे ते सांगतात पुन्हा शंका किंवा मग त्यांच्या दर्शनासाठी काय उपाय आहे काही माझे गुरु असे आहेत की जे गुरु हे प्रभो भगस्वरूपे जीवत्व सापेक्षि स्वीकारा भरही भवित स्वरूपा भावा सात श्री तुझा जीवत्व सापेक्ष शिवत्व तुम्हारा स्वरूप मु संभवत नहीं स्वस्वरूप निर्णय बहुना उत्तम कि संगाव मग काय भगवत स्वरूपे उल्लेख मात्र तुमच्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्या शब्दाचा उल्लेखही संभवत नाही असे आपण असल्या कारणाने स्वरूप असल्या कारणाने त्या अशेष विशेष भावाला टाकून निर्विशेष स्वरूपाला जाण्याची ज्याची तयारी आहे हा त्याला उपाय काहीही न होणं हे त्यांच्या प्राप्तीचा सोपा उपाय कोणतं नाव, नाव सहन होत फार काय सांगाव्या ती आत्मा असं जरी त्या शब्दाने सूचित केलं जात असलं व्यापक स्वरूपाचा व्यपत्तीने तो शब्द सूचक असला तरी सुद्धा ते नाव त्यांना सहन होत नाही फार काय येथे कसलाच लाभ चालत लाभ चालत नाही म्हणजे ते सगळं कल्पित आहे म्हणून आपल्या कोणाचाही लाभ चालत नाही शिवशिव भाव होऊन आत्मा श्रेष्ठ आहे अशा रीतीचा विशेष भाव ही आत्म्याच्या ठिकाणी सहन होत नाही कारण वास्तविक द्वैता वाचून सामान्य विशेष भाव घडणार नाही आत्मस्वरूपालायम ठेवून यांची भेट घेण्याची इच्छा करेल लोक म्हणजे कामचं जर आम्ही सेवक आम्ही तुमची एवढी सगळी सेवा केली आमचं नाव लौकिक होणार नाही तुमचा नावलौकिक व्हायचा नावलौकिक चीज वाटत असेल तुला हे चीज करण्याचं काम नाही आहे हे सगळं चीज सगळं विसरून यायचं काम तुला मग सांगू तुम्हाला आपले गुरुजी दादा असोपर्यंत गुरुजी आहेत कोणाला माहिती येते की त्यांची बुद्धी लहानपणी आहे कशीच स्वतः दादा त्यांच्या बुद्धीच कौतुक करावंकर शास्त्रीने विचारलं की काल सुंदर किती झालेलं आहे याच व्याकरणाच किती अध्ययन झालंय लोघो कौमुद याची काही झाले याला मराठी लिहिता येत नाही बाळबोध याला फक्त मुडी चार यत्ता येतात महामहोपाध्यायाला ज्या गुरुजींच्या बालवयातल्या तुम्ही म्हणा बाळाचे पावलं पाय पाळण्यात दिसतात म्हणतात अशी ज्यांची योग्यता पण त्यांचा नाव लौकिक तेव्हा नव्हता आणि त्यांच्या मनात तशी इच्छा पण नव्हती बरं कि माझं नाव लौकिक हो। असावं शेवट पर्यंत आता देवाने त्यांचं नाव लौकिक माणसाला नेहमी असं वाटत की माझा नाव लौकिक राहिला पाहिजे टेंभा मिरवण्याचा प्रयत्न करतो तिथे आपलं धर्म ध्वजित्व मिरवण्याचा प्रयत्न करतो यापेक्षा आचरट स्वभावाचं काहीही स्वरूप असू शकणार अत्यंत आचरट जर स्वरूप असेल तर हे आहे की आपल्या गुरूंच्या सानिध्यात आपल्या नावलौककाची चाललेला पातळीवर तो विद्यापीठी पातळीवर चाललेला आचरटपणा तो या गुरु शिष्य संबंधातही लोक चालवतात दादानी जरा चांगलं लिहिले मी त्याचं थोडस जास्त वर्णन तुमच्या समोर करतो वाच शिष्य वेळ आपले नावरूप कायम ठेवून यांची भेट घेण्याची इच्छा करीत नावरुप कायम ठेवायचं यांची भेट घ्यायची इच्छा करेल असं कसं शक्य नावलौकिकाचा सगळा परित्याग करायला लागतो तुम्हाला खरं सांगू अहो दत्तक प्रकरण नावलौकिकाचा परित्याग करायला लागतो ना, पहिलं नाव आणि पहिलं रूप ते सगळं मी कायम ठेवून तुम्हाला दत्तक घेतो घेणारा घेतो का विचार जाऊन अरे नाव लौकिका करतात तर तो दत्तक घेतोय त्यालाही ईश्वराने मूल दिलं नाही काढण्यासाठी शाणपण वाढ तुला जर देवानी संतान ठेवले तर दुसरा मुलगा दत्तक घ्यायचं काय करणे की जो तुझ्या मराठी वंशाला काहीतरी नाव लौकिक नाव दिवा राहील ना। म्हणून घ्यायचं म्हणजे तो आपल्या नाव लौकिका करता त्याला दत्तक घेतो हा तू म्हणायला लागला की माझं नाव लौकिक ठेवून मी तुला दत्तक घेतो तर घेणारा घेत नाही हे जर प्रपंचात आहे आपल्याला कृतार्थ करणार आहेत आपली ब्रह्मस्थिती देणार आहेत तिथे आपला नावलौकिक कसा होणार नावलौकिक ठेवून यायचा प्रयत्न करतो चालत नाही वास्तविक दानात सुद्धा असा नियम आहे स्वसत्ता निवर्तवान दान देण्यासुद्धा गोष्ट अशी आहे की आपली सत्ता त्याच्यावर ठेवू नये पण लोक येऊन सांगतात एक तात्यांचं उदाहरण सांगतो शुषय अशी स्वामींचं पण उदाहरण आहे दक्षिणामूर्तींच मी तुम्हाला एवढे पैसे दान करतो म्हणले तुम्ही असं करा मुलांना झटक म्हणले मी टोप्या घालण्याचं काम करीत नाही पैसे घ्यायचे आपली सत्ता ठेवतात लोक म्हणतात आम्ही आमचे सत्ता नाही म्हणले काय करणार आमच्या नावची कुठेतरी पाठी लावा म्हणजे सत्ता नाही तरी नाव ठेवा म्हणजे नाव पाहिजे रूप पाहिजे माझा फोटो लावला पाहिजे नाही तर निदान माझे सत्ता काहीतरी ठेवून करतात असं गुरुना चालत नाही ते ते ते जाला जाला तर ते कधीही घडणार नाही का कि ते नामरूप आणि शिष्य तर नामरूप सहित आहे तेव्हा दोघांचे जोडणार कसे भेटायचा आता आता जरा नियम दिला झालाय बरं का बी एच भारत राजा आता जरा दिला झालाय नियम पण पूर्वी पूर असा नियम असे कि इंग्रजी साहेबाला भेटायला जायचं म्हणजे इंग्रजी साहेबासारखा पोशाख करायला लागायचा तसा जर कोशात केला नाही तर तिथे भेटायला जाता येत नव्हतं तुम्ही फार जुनी गोष्ट सांगता मी तात्यांच्या वेळेच्या पुष्कळ गोष्टी त्यांच्या मी तुम्हाला जवाहरलाल नेहरू हा एकदा आपल्या या लालबहादूर शास्त्रीला म्हणाला तुला मी परदेशात घेऊन जाऊ चला म्हणणं येतो छान हा माणूस रुग्ण चला ठरलं निघायचं पण त्या हा गरीब माणूस त्याचं कारण अत्यंत प्रामाणिक दुसरं काही नाही या युगात अत्यंत प्रामाणिक राहणं म्हणजे पदित होण अर्थ ही गरीब होण असा एक समीकरणाचा अवस्थेचा अति गरीब कुठे पैसे काढून द्यायचे झाले तर कुरचुंडीतले पैसे काढून देत असे म्हणजे नाण्या व्यक्तींचे त्याच्यावर नोट सुद्धा सापडायचे इतका गरीब आणि त्याला हा पंडित नेहरू म्हणाला की तुला बरोबर घेऊन जातो तुला ते येतो तुमच्यावर जायच्या अगोदर हा गरीब आहे हा धोतर नेसतो हा सदरा घालतो हे बघून त्या पंडित नेहरूला त्याच्या बुद्धीला जरी तो स्थिमित होत असला बुद्धिमान आहे ही गोष्ट जरी त्याला कळली असली तरी पोशाखाने गरीब आहे ही गोष्ट ज्या श्रीमंत घराण्यात जन्म आला त्या नेहरूला हे काय करणार गोष्ट की दारिद्र्य किती अवघड आहे हे कळायला दरिद्रीच व्हावं लागते त्याला कल्पना नाही त्याची तो मी तुला घेऊन जातो म्हणलं असं आहे की माझ्याकडून यायचं तर तुला इंग्रजी पोशाख करायला लागेल म्हणजे पँक लिहायला लागेल धोतर सोडायला पाहिजे आणि पॅन्ट लिवली पाहिजे कस शक्य आहे बघ हे सगळं मी शक्य करून देतो मी पंतप्रधान आहे भारताचा मी तुला उत्तम कोशाख अगदी माझ्यासारखा तुला शिवून देतो की तुझ्या जन्मभर इतका अगदी मजबूत काय काय तुमच्या प्रकार असतो शिंपी सुद्धा असा दणक टाकू कि टाक्याला टाक टाक्याला टाक लावू नात याकडे पासून त्या कर्जेपर्यंत दोर्याच कुठे सुटू देणार नाही असलं होतर सोडणार नाही आणि पॅन्टेवणार मी तुला घेऊन जाणार नाही मग घेऊन जाऊ नका म्हणल्या तर स्वाभिमान एवढा त्या माणसाच्या अंतर्करणात होता तो काशी मध्ये राहून शिकलेला होता साधू संतांच्या संगतीत राहिलेला होता हजारपणे घडलेले संस्कार तो वेशही सोडायला तयार नाही येत नाही मी म्हणजे साहेबाला भेटायला जायचं तर साहेबासारखं व्हायला गुरुला भेटायला जायचं तुम्ही गुरु सारखं व्हायला पाहिजे थोडक्यात उत्तर आहे गुरु जर स्वतः नामरूप विवर्जित आहे तर तुलाही आपल्या नामरूपाचा परित्याग करून तिथे यायला लागेल आमच्या नाचणी नाचू नका आमचं झाले आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा महाराज म्हणतात आम्ही बिघडलोय आम्ही देवाला शरण गेलो आम्ही देव पिसे बनलोय तुम्ही देव पिसे होऊ नका तुम्हाला जर देव पिसं व्हायचं असेल गुरु पिसं व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या नाम रुपाचा परित्याग करायला ते करून येता येते का मग बघा तर नाही आयला या अवश्य आहे त्यात काय विषय नामरूप आपलं स्वतंत्र शिल्लक ठेवायचं आणि गुरुंना शरण द्यायचं असं चालत नाही किंवा समानशील व्यसने तो सख्यम ज्यांचं समानशील आहे त्यांचंच एकत्व घडतं समान व्यसन आहे एकत्र घडतं एकत्व घडतं त्यांची मैत्री जुळती इतरांच्या जुळत नाही श्री गुरुना व्यसन आहे नाम रूप विवर्जित ससामान्य ब्रह्मस्थितीत राहण्याच हे वेळ आहे का तुला तर नामरूपाच्या वज वहिंग कस जमायच रे विरुद्ध दोन टोके एकत्र येत नाही म्हणून तुझ्या गुरुंच नाही तेवढ्या करता श्रीगुरूंचे दर्शन व्हावे अशी तर त्याने आपले नामरूपांचा परित्यागच केला पाहिजे पहिली गोष्टांजळी दिली पाहिजे तर हे जुळेल श्रीगुरुकडे गेल्यानंतर शिष्याचे नामरूप राहणारच नाही हे दोन रुग्ण दृष्टांताने सिद्ध करत राती नुरेची सूर्या यथा सूर्य रात्री सूरया ज्याप्रमा रहा नहीं